स्कंद पाचवा अध्याय एकोणीसावा भगवतीचा देवांना वर व्यास म्हणाले हे राजा महिषासुराचा वध झाल्यामुळे आनंदीत झालेले इंद्रादी देव जगदेंबीची स्तुती करू लागले देव म्हणाले हे देवी ब्रह्मदेव तुझ्याच शक्तीने सृष्टी उत्पन्न करतो विष्णू तुझ्याच शक्तीने तिचे पालन करतो आणि महेश तुझ्या शक्तीमुळेच प्रलयकाळी तिचा संहार करतो शक्तिहीन असलेले ते ज्या अर्थी हे कृत्य करण्यास समर्थ होत नाहीत त्या अर्थी जगताची उत्पत्ति, स्थिती लय तूच करतेस कीर्ती मती स्मृती गती करुणा दया श्रद्धा धृती वसुधा कमला पुष्टी कला विजया गिरिजा जया तुष्टी प्रभा बुद्धी कांती आणि मेधा वगैरे सर्व या जगतामध्ये तूच आहेस तूच या त्रैलोक्यात विख्यात आहेस या तुझ्या शिवाय जगात व्यवहार करण्यास कोण समर्थ आहे तूच धारण शक्ती असल्याने कूर्म आणि नाग पृथ्वी धारण करण्यास समर्थ झाले तूच असामान्य शक्ती आहेस म्हणूनच हे जग अंतरिक्षात स्थिर आहे जे मानव ब्रह्मा विष्णू महेश्वर चंद्र अग्नी यम वायू गणेश वगैरे मुख्य देवांचे स्तमन करतात ते तुझा माया गुणांनी मूढच झाले आहेत कारण हे माते देव तुझ्याशिवाय कोणतेही कार्य करण्यास समर्थ नाहीत त्याचप्रमाणे यज्ञात देवांना उद्देशून जे विपुल हवीर द्रव्याचे हवन करतात तेही अल्पमतीच होत कारण तूच जर स्वाहारूप नसतीस तर देवांना हवीरभाग कसा प्राप्त झाला असता मग तुला बरे यजन करीत नाही म्हणून ते मूढ आहेत असुरांचेही पालन करत असतेस हे माते बागेत जेव्हा लावलेले वृक्ष जरी फल पर्णरित आणि कटू असले तरी सुद्धा प्राज्ञजन त्याचा उच्छेद करीत नाहीत म्हणूनच तू ही दैत्यांचे पालन करीत असतेस हे माते दुसरा देह धारण करून तू देवांगांच्या क्रीडेचे सुख प्राप्त होण्यासाठी इच्छा करणाऱ्या दैत्यांचा शत्रू म्हणून आमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी तू ज्यांच्यासाठी अवतार घेतलास ते दैत्य तुझ्या इच्छेनेच केवळ गतप्राण झाले आहेत अतिदृष्ट कलिकाल प्राप्त झाला तरी मानव तुला भजत नाही त्यांना पुराण चतुर धुर्तांनी खरोखरच फसवले आहे तू निर्माण केलेल्या विष्णू रुद्रप्रभूती देवांच्या सेवेविषयी त्यांना तत्पर करून ठेवले आहे हे, हे सर्व देव दैत्यांकडून पराभूत झाल्यामुळे तुझ्या अधीन झाले आहेत त्यांचा अभिमान नाहीसा झाला आहे असे माहीत असूनही सर्व मानव देवांनाच भसतात ते हातात उज्ज्वल दीप घेऊनही निर्जल आणि अतिभयंकर कुपामध्ये पडतात हे जननी सुखदायक विद्या आणि दुःखदायक अविद्या तूच असून तूच प्राण्यांचे जन्म मरण रूप दुःख हरण करतेस म्हणून आराधना करतात ब्रह्मा विष्णु, महेश आणि इतर देवांनी तुला शरण जावे अशी तुझी योग्यता असूनही विषय लोक देवांनाच भसतात ते अल्पमती असून संसारसागरात गुरफटून पडतात हे चंडी तुझ्या चरण कमलापासून निघालेल्या रजकणापासून ब्रह्मासृष्टीची रचना करीत असतो विष्णू पालन करतो आणि शिव संहार करतो असे असूनही मानव तुझी सेवा करीत नाही हे त्यांचे दुर्भाग्य हे देवी तूच सर्वांची वागदेवता असल्याने तूच मुखामध्ये वास्तव्य करतेस म्हणूनच ते सूर्यश्रेष्ठ भाषण करतात कारण मुख असले तरी मानव वागदेवता रित असल्यास कसा बोलू शकेल हे माते भृगुने क्रुद्ध होऊन खरोखर हरीला शाप दिल्यामुळे त्याला मत्स्य कूर्म, वराह नृसिंह वामन या रूपाने पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला तेव्हा विष्णू प्रभूती देवांची भक्ती करणाऱ्यांना मृत्यूचे भय असते हे माते त्याच अरण्यात शंभूचे लिंग भूतलावर पतन पावले जे पुरुष त्या रुद्राचे आराधना करतात त्यांना अहिक आणि पारलौकिक सुख कसे प्राप्त होणार गजाननाला भजणारे मानवही भ्रांत होत कारण तू संपूर्ण पुरुषार्थ देणारी विश्वजनिनी असूनही ते तुझे आराधन करणे जाणत नाही तू दयाळू असल्यानेच शत्रूचा तीक्ष्ण बाणाने वध करून त्यांना स्वर्गात पाठविलेस नाही तर ते स्वकर्माने नरकात पडून राहिले असते आणि दुःखरूप संकटात पडले असते ब्रह्मा विष्णू महेशही गर्वामुळे तुझा प्रभाव जाणीत नाहीत मग मानवतरी जाणण्यास कसे समर्थ होणार जे मुनी सूर्य आणि अग्नीची उपासना करतात पण तुझ्या चरण सेवा करत नाहीत त्यांना क्लेशच प्राप्त होतात त्यांना श्रुतींनी प्रतिपादलेले वेद तत्व समजले नाही ज्याचा प्रभाव या सर्वांवर आहे असे तुझे गुणच नाना प्रकारच्या आगमनाने लोकांना विष्णू शंकर सूर्य गणेश यांच्या सेवेविषयी तत्पर करून तुझ्या भक्तीपासून प्रागमुख करीत असतात तरीही हे देवते तू त्यांच्यावर कोप न करता दयाच करीत असतेस त्यांना तू धन वंश इत्यादींच्या योगाने विस्तार करण्यास मदत करतेस यावरून त्यांच्या प्रारब्धामुळे तूच त्यांची बुद्धी विपरीत केली आहेस हेच खरे सत्ययुगात तुझा सत्वगुण प्रबल होत असल्याने आगमांचा नाश होतो कलियुगात तुला गुप्त ठेवून केलेल्या देवगणांचीच काही कवी स्तुती करीत असतात अतिशुद्ध मुनी मात्र त्याच तूच योगसिद्ध पराविद्या असून मुक्तीफल देतेस म्हणून तुझे भूतलावर ध्यान करतात म्हणून परमी चित शक्ति तो ही न्यक्त प्रसिद्ध विश्वाच स्थिति लय कर तुझ्या वाचून स्वसामर्थ्याने या जगात कोणतेही कार्य क्रीडा करण्यास कोण समर्थ आहे हे जगदंबे चित शक्ती रित तत्वे जड असल्याने गुणकर्मयुक्त इंद्रिये तरी तुझ्या शिवाय कोठून फल देणार हे आंबे तू जर नसील तर यज्ञात अर्पण केलेला हवीर भाग देवांना कसा प्राप्त होईल तूच विश्वपालक आहेस हे संपूर्ण जगत तूच उत्पन्न केले आहेस हरिहर प्रभूती देवांचे आणि दिलांचे तूच पालन करतेस प्रलयकाळी विश्वाचा संहार तूच करतेस परंतु हे तुझे चरित्र देवही जाणत नाहीत मग मनुष्यची गोष्टच सोडा हे माते महिषरूप धारण करणाऱ्या असुराचा वध करून आणि देवगणांचे रक्षण करून तूच आम्हाला ऋणी केले आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करावी पण हे माते वेदांनाही जर तुझा अर्थ लागलेला नाही तेथे आम्ही मंदमतींनी तुझी स्तुती कशी करावी तरीही तुझा प्रभाव प्रसिद्धच आहे तू दुरात्मा वैरी जगतकंटक आणि अचिंत महिषासुराचा वध करून जगावर उपकार केलेस आणि कीर्ती केलीस त्याचप्रमाणे तू वारंवार जगावर अशीच कृपा कर आणि आमचे रक्षण कर देवी मृदुस्वराने म्हणाली हे सूर्यश्रेष्ठान सं नाहीसे करीन देवीचे भाषण ऐकून देव म्हणतात हे देवी तू आता तरी आमचे सर्व काही कार्य केले आहेस तू महिषासुराला मारल्यामुळे तुझ्या चरण कमलांचे आम्हाला नेहमीच स्मरण राहील पण ठिकाणी आमची निश्चल भक्ती असे तू कर। माते ही जगन माता हजारो अपराध सहन करिता है, असे मानव तुझे भजन या करना तीसरा सखा को भगवती मित्ररूपा त्याग कर हा पापात्मा आणि देवणी मानव या यो निन काई बरे करना रहे? देवी आम्ही काया वाचा मने करून हे सत्यच सांगत आहोत कि सुखदुखामध्ये तूच आमचा अद्भुत आश्रय आहेस म्हणून श्रेष्ठ आयुधांच्या योगाने तूच आमचे रक्षण कर रजक्कणाशिवाय आम्हाला दुसरा आश्रय नाही व्यास म्हणतात याप्रमाणे देवानी स्तुती केल्यावर देवी तेथेच अंतर्धान पावली आणि ती गुप्त झाल्याचे पाहून देवानाही आश्चर्य वाटले अध्याय एकोणीसावा समाप्त